गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री एकनाथी भागवत अर्थ अध्याय बारावा ओवी एकशे एकसष्ट अशा माझ्या संगती त्यांनी किती रात्री उपभोगल्या त्याची गणतीच समजत नाही तरी त्यांची तृप्ती म्हणून झाली नाही माझ्यावर त्यांचे प्रेम वाढतच गेले गोपिकांनी माझी भक्ती करून मला श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेतले आणि माझी मागितली रूपाने सुद्धा त्यांना माझी प्राप्ती झाली नाही म्हणून त्या नेती नेती येथे काही परमेश्वर प्राप्ती नाही येथे काही परमेश्वर प्राप्ती नाही असे म्हणून तेथून माघाऱ्या फिरल्या माझ्या सुखाची संगती त्यांना तेथे मिळाली नाही विषय बुद्धी हे मुख्य अनु कधीही भेटत नाही हे लक्षात ठेव हो। किंवा वेदोक्त विधीचे ज्ञाते पण असले तरी त्यामुळेही मी पूर्णत्वाने भेटावयाचा नाही जाणीव आणि नेणीव निखालच नाहीशी झाल्यावर माझे आत्मसुख प्राप्त होते श्रुतींनी हे निश्चितपणे जाणले म्हणून त्या सुखासाठी गो त्या गोकुळात आल्या त्याच सर्व श्रुती गोपींच्या रुपाने गोकुळात आल्या असे समज आणि रासक्रिडे एकांता सुखप्राप्तीचा उपभोग घेऊ लागल्या उद्धव हे बोलणेही एका बाजूस राव द्या ज्याचा जसा भाव असतो त्यासाठी मी तसाच देव होतो यात संशय नाही हे पहा उद्धवा मी भक्तांना कोणत्याही वेळी विनमुख होत नाही जो भक्त जशी भावना धरतो त्याला मी तसाच फलद्रुप होतो मी लोकांना नेहमी सन्मुख आहे पण लोकच मला विनमुख होतात आणि त्याला काही इलाज चालत नाही ते मुद्दाम होऊन दुःख भोगतात मी सकामाच्या ठिकाणी निष्काम असतो पहा नास्तिकाला तर मी तिन्ही लोकात असताही नास्तिकपणामुळे नाहीसा होतो असो ही उपपत्ती किती सांगावी ऐक गोपींना माझी प्रीती होती म्हणून माझ्या सुखाच्या संगतीत त्यांनी ज्या रात्री भोगल्या त्या ते त्यांनी निमिषार्धासारख्या मानल्या पण त्यांना निसर्गत रात्री प्राप्त झाल्या होत्या त्या त्या रात्री माझ्या वियोगाने त्या गोपिका त्यांचे पती जवळ असताही कल्पाप्रमाणे मोठ्या अशा मानू लागल्या त्यांच्या या दुःखाची स्थिती शब्दाने मुळीच सांगवत नाही माझ्या वियोगामध्ये माझे स्मरण करीत असता त्या समाधी अवस्था पावल्या श्लोक बारा माझा ठाई मनबुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपले शरीर, इहलोक परलोक अशा कशाचीही शुद्ध राहिली नव्हती जसे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपले नामरूप विसरून जातात तसे त्यांचे झाले होते मला गोकुळात राहणी घडले असता त्या गोपी माझ्या ठिकाणी आसक्त चित्त झालेल्या होत्या सर्वसाध्यंत असषाण सुवाद सदोदित माझे स्मरण करता करता त्या मत स्वरूपाला पोहोचल्या त्या करताना माझे मोठा दही घुसळण्याचे हो। सडा समार्जन करताना त्या गोपिकांना माझेच ध्यान लागलेले असे फार तर काय पण माझे स्मरण करूनच त्यांचे बालकांना झोके देणे चालत असे गायीची धार काढताना माझ्याच स्मरणावर त्यांची आसक्ती असे। तात्पर्य सर्व कामे करताना माझ्या विस्मरणाची गोष्टच त्या विसरून गेल्या होत्याही जाणे येणे करीत असता त्यांचे मन माझ्या ठिकाणी अखंडपणे लागलेले होते, लाग होते। बसताना जेवताना पिताना त्यांना माझेच ध्यान लागलेले असे सारांश मी गेल्यावर त्यांना माझी अशी अतिशय आवड लागली होती त्यांचे डोळे अखंड मजकडेच लागून राहिले होते त्या सदा सर्वदा माझ्या आणि सर्व ठिकाणी अशा प्रकारे त्यांची बुद्धीच मतस्वरूप झाली होती म्हणून त्या घरदारही विसरून गेल्या त्या पुत्र व पती विसरून गेल्या आणि आपला कामधंदाही त्या विसरल्या माझा एक निरिध्यास लागल्यामुळे त्या विषय सुख विसरल्या त्या शीत उष्ण इत्यादी द्वंद्व दुःखे विसरल्या त्या तहान भूक विसरल्या ज्या देहामुळे पतीला व पुत्राला त्यांच्या मनाने आपण त्या देहाला विसरून ते मनच माझ्या मध्ये त्या इहलोक व परलोक विसरल्या त्या संपूर्ण कार्यकारण विसरल्या हे पहा माझे ध्यान करीत राहिल्यामुळे होणाऱ्या आनंद सुखाचा उपभोग घेता घेता त्या आपले नाम व रूप देखील विसरल्या 24 तत्वांचे सर्व विकार निरसून टाकून मुनी श्रेष्ठ समाधी लावतो तो त्या समाधी सर्व आपल्या समुद्राला मिळाल्या असतात त्या जशा समुद्राशी एकूपता पाहून आपली नावे व रूपे विसरून जातात त्याप्रमाणे गोपी काही अनन्य प्रीतीने मत्स्वरूपाला मिळाल्यामुळे नामरूपाचे बोलणेच विसरून गेल्या त्यांना ह्यापैकी कशाचीही स्फूर्ती होईना सच्चिदानंदाच्या स्वरूपाचा प्रभाव काय सांगावा खरोखर माझा स्वभाव त्यांना माहीत नसता स्वरूपाला पोचल्या श्लोक तेरा त्या माझे खरेरूप जाणत नव्हत्या त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जार भावाने भेटण्याची इच्छा करीत होत्या असे असूनही त्या शेकडो हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावाने परब्राप्त करून घेतले त्याची म्हणजे शास्त्र प्रवृत्तीच्या विरुद्ध अशी होती मी शास्त्राप्रमाणे त्यांचा पती नव्हतो पण खरोखर स्वरूपाने मात्र मदनालाही मोहणारा असा सुंदर होतो जास्त्रिया शास्त्र ठिकाणी मोहात मी रमवित होतो इतर कोणत्याही पुरुषाच्या संगतीत स्त्रिया क्षणभंगूर सुख भोगतात पण माझ्या कामासक्तीने कधीही नाश न पावणारी अशी निजसुखाची प्राप्ती होते आपल्या पतीच्या संगतीने क्षणभर आनंद होत असे पण माझा सुखाचा आत्मानंद प्राप्त झाल्यामुळे स्वानंदाचा कंद असा जो परमानंद त्याचाच त्या सर्व उपभोग घेत असत म्हणूनच त्या चंचल स्त्रिया आपल्या पतीचा सुख सोहळा सोडून सर्वस्वी माझ्याच ठिकाणी रममाण झाल्या अशी माझी कामकला अपूर्व आहे नऊ रसांचा रस जाणणारा नित्य नवे नवे रंग उत्पन्न करणारा असा एक मीच आहे म्हणूनच गोपी माझा कामावर लुब्ध झाल्या होत्या त्या गोपिकांची भक्तीही तशीच अखंड होती जीवाच्या आतील गोष्टींचे समाधान करावयाचे फक्त एकून त्या जीवभावाने मलाच प्राप्त झाल्या अंगाचा व प्रत्यंगाचा उपभोगता मीच अंतर्बाह्य सर्वांग निवविणारा हाच सर्व खरा प्रकार जाणून त्या माझ्याजवळ कामासक्ता बाळगीत हाव भाव कटाक्ष इत्यादी गुण व त्यातील गुप्त मीच जाणतो कोणत्या वेळी लक्षण समजावयाचे कोणत्या वेळी कसे व कोठे एकत्र व्हावयाचे हेही मलाच ठाऊक आहे जी आपल्या बिछाण्यावर निघून ज्यावेळी माझी इच्छा करीत असे त्याचवेळी आणि अगदी त्याच क्षणाला मी तिला आनंददायक सहवासाने तृप्त करीत असे मला कधी लपून छपून यावे लागत नसे किंवा दारावर खुण्याचा आवाजही करावा लागत नसेल जी जीवाभावाने मला वश झाली तिला मी नेहमी तिच्या शय्येवरच तृप्त करीत असे असा सर्व मनोरथ पूर्ण करणारा पुरुषांमध्ये एक मीच आहे हा विचार जाणून गोपींनी सर्वस्वी माझीच शुद्ध भक्ती धरली होती ज्याच्यावर निष्काम तपस्वीही भुलून गेले आहेत ज्याच्यावर योगी आणि संन्यासीही मोहित झाले आहेत त्याच्यावरच देह व घरदार ही विसरून गोपी भाळल्या होत्या अंधारात गुळ खाल्ला असता तो मुळीच कडू लागत नाही त्याप्रमाणे माझे सच्चिदान स्वरूप न जाणताही माझी सेवा करता करता त्या मतस्वरूप दोखंडाच्या घणाने त्याला फोडू लागले असता तो लोखंडाचा घण त्याला लागताच घणाचे सोने होते त्याप्रमाणेच त्या गोपींची अवस्था झाली हे लक्षात ठेव विष असे समजून अमृत घेतले असता मृत्यू टळून अमरत्व प्राप्त होते त्याप्रमाणे जारबुद्धीने माझा भजनी लागल्या असतात त्या माझ्या सायुज्य पदाला पोचल्या मी गोपींशी केला कि त्यांचा सर्व अर्थाचा विचार केला असता असेच दिसून येते की माझ्या विषयीच्या कामाने मोक्षच प्राप्त झाला ज्यांना माझी संगती घडली अशा त्या एक दोन तीन किती सांगू शंभर हजार नवे असंख्य गोपिका आत्मपदाला गेल्या वैरागर नावाचा रत्नाला खडे लागले तर ते हिरेच होतात त्याप्रमाणे माझ्या संगतीने किती गोपिका उद्धरल्या त्यांची संख्याच मी जाणू शकत नाही मी परब्रम्हची सुंदर मूर्ती माझ्याशी व्यभिचार करण्याच्या योगाने गोपिकांची अविद्या आणि पातकांच्या राशी धुतल्या जाऊन त्या गोपिका प्रत्यक्ष मुक्ती पावल्या मी अथवा माझे संत यांची संगती ज्यांना प्राप्त होईल ते निश्चितपणे मला पोचले याविषयी संशय करू नये कित्येक लोक विकल्पाच्या योगाने माझ्या स्वरूपावर अनेक प्रकारची दूषणे ठेवतात परंतु माझे संत निर्दोष असल्यामुळे त्यांच्या संगतीने निर्मल सुख प्राप्त होते उद्धवा तुही त्याबद्दल विशेष वायवाट करू नये व सत्संगती धरून संसाराची गुंतागुंत सोडवून टाकावी श्लोक चौदा म्हणून हे उद्धवा तू विधिनिषेध प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इह परलोका इहपरलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून उद्धवा माझे स्वरूप शुद्ध निर्गुण आहे वेद आहेत तितके त्रिगुणात्मक आहेत म्हणून त्या वेदांची जी प्रेरणा आहे ती माझ्या प्राप्तीला असमर्थ होय असे समज त्या वेदार्थाने श्रुती स्मृती अनेक प्रकारची कर्मे लोकांकडून करवतात त्या कर्मांची कर्मगती निश्चयाने कोणालाच कळत नाही कर्म हे स्वरूपाने फार गहन आहे विधी आणि निषेध यांनी ते फारच कठिन झाले आहे थोर ज्ञानी माणसालाही शास्त्राधाराने सूक्ष्म विचार करताना कर्माचा निर्णय होत नाही कर्मामध्येच एखादे कर्म केवळ प्रवृत्तीचे असते तर एखादे केवळ निवृत्तीचे असते तसेच एखादे सकाम असते तर दुसरे निष्काम असते असे कर्माचे स्वरूप अद्भुत आहे ते साधकाच्या अंगावर येऊन आदळते कर्म म्हणून जितके आहे तितके सर्व अविद्यात्मकच आहे आणि वेद त्रिगुणात्मक आहेत तत्संबंधी साधनरूप वेदांत हा श्रवण करण्यासारखा आहे तमोगुणाने कर्मकांड उत्पन्न झाले आहे रजोगुणाने उपासनाकांड उत्पन्न झाले आहे आणि सत्वगुणाने ज्ञानकांड उत्पन्न झाले आहे याप्रमाणे वेद हे निकांडात्मक व त्रिगुणात्मक आहेत वेद शास्त्रे विधान व विधी यांचे मूळ आधी अविद्याच आहे ज्या अविद्येमुळे देहबुद्धी उत्पन्न होऊन ती विधी निषेधांमध्ये गुंथवून टाकते या करता उद्धवा तू आधी खरोखरच ही अविद्या सोडून दे आणि अविद्येचा संबंध सोडला असता सहजच वेदविधी सोडल्यासारखे होते पण आधी अविद्या म्हणजे कोण हेच आम्हाला कळत नाही मग तिचे निराकरण आपण कसे करावे असे म्हणशील तर ऐक आपल्या कल्पनेचा जो बोध ती स्वतः सिद्ध अविद्या होय तिच्यामुळेच विधी निषेध आपोआपच पळून जाते त्याप्रमाणे अविद्या सोडून दिली असता विधी आणि विधान दोन्ही सहजच सोडली जातात रथाचा कणा पूर्णपणे कापून टाकला असता घोडे जोडलेले असले तरी रथ चालत नाही त्याप्रमाणे माझा स्वरूपाचा निर्णय करून अविद्यात छेदून टाकली असता विधी निषेधही पुढे चालत नाहीत एकाच गावाने मूळ तोडून टाकले असता शाखा व पल्लव तोडल्यासारखेच होते त्याप्रमाणे अविद्या सपाट्या सरशी तोडली असता विधिनिषेध सहजर जागच्या जागी नष्ट होतो एक वेदातील तात्पर्य अर्थ असा आहे कि मुख्यत्वे करून मला भगवंताला भजावे शास्त्रामध्ये वेदांत श्रवणार तोच स्पष्ट सांगितला आहे तो वेदांत श्रवण केल्याचे फळ असे समज कि अविद्येचे निरसन करावे त्या अविद्येचे निरसन केले असता मग पुढे श्रवण करावे लागत नाही आपल्या ठिकाणावर पोचले असता जसे पुढे जाणे येणे उरत नाही त्याप्रमाणे अविद्येचे निरसन झाले असता श्रवण व मनन यांची गरज लागत नाही आता तू म्हणशील कि अविद्या नष्ट होणार कशी हेच मोठे कठिन वाटते पण संकटही कसे दूर होते ते मी तुला पुढे सांगेन वेद शास्त्र किंवा कर्माचे विधान हे साधन अविद्यात्मकच आहे ती अविद्या जाण्यासाठी मलाच शरण यावेल हे लक्षात ठेव श्लोक पंधरा सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरण ये मग तुला कोणत्याही प्रकारचे भय राहणार नाही स्त्री पुत्रादी विषयांचा ध्यास सोडून आणि योग योग्यता शहाणपणा कर्मटपणा व कर्माचा अभिमान दूर सारून मला शरण यावे वेदाध्ययन सोडून शास्त्र श्रवण सोडून प्रवृत्ती व निवृत्ती सोडून मला शरण यावे द्रव्य आणि मान यांच्या चेष्टा सोडून ज्ञानीपणा व प्रतिष्ठा यांना सोडून अनेक प्रकारच्या निंद सोडून मला श्रेष्ठ ईश्वराला शरण यावे वैदिक व लौकिक आचार सोडून पुराणोक्त व तांत्रिक आचार सोडून मला शरण आले असता माझे आत्मसुख मिळवशील कुलाचा उच्चपणा सोडून जातीचा अभिमान सोडून आश्रमाचा थोरपणा सोडून मला शरण यावे ज्ञान व ध्यान सोडून विधी व विधान यांना सोडून देहाचा अभिमान सोडून मला शरण यावे अंतरयामी हे माझे नाव आहे कारण मी मुख्यत्वे करून हृदयातील भाव जाणणारा आहे तो मी शब्दांच्या योगाने कधीही निरनिराळा होत नाही मात्र ममत्व सोडून परब्रह्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली पाहिजे उद्धवा सर्व त्यागातील त्यागीपणा कसा असतो त्याचे लक्षण मी तुला सांगतो सर्व अभिमान सोडावा हेच त्यागाचे मुख्य लक्षण आहे सर्व अभिमान सोडून मला शरण आले असता मग तुला जन्ममरण कोठले माझ्या प्रतापानेच तू उतरशील हे लक्षात ठेव तुला शरण येण्याकरता काय गिरी कंदरात जाऊन बसावे की एखाद्या झोपडीत राहावे की दाही दिशांना धुंडीत फिरावे तुला रहावयाला कोठे एखादा गाव नाही तुझी नेहमींची एखादी ठराविक जागा कोणती तुला शरण येण्यासाठी धावावे तरी कोणाकडे अशी मनात तू कल्पना करशील आणि म्हणशील की तुला कोणत्या ठिकाणी शरण यावे तर बाबा मी तुझ्या हृदयातच आहे त्या हृदयात राहणाऱ्यालाच त्वरित शरण जावे सर्व व सर्वस्वासह मला हृदयस्थाला शरण येशील तेव्हाच सर्व प्राणीमात्रात व हृदयात राहणारा जो मी त्या माझी सर्व तुला प्राप्त होईल तिळमात्रही अभिमान शिल्लक ठेवून जर मला शरण येशील तर माझी प्राप्ती भावयाची नाही कारण अभिमान हेच माझ्या विघ्न आहे कुत्र्याने पक्वान्नाला स्पर्श केला असता ज्याप्रमाणे ब्राह्मण त्या पक्वान्नाला स्पर्श करीत नाहीत त्याप्रमाणे मनात अभिमान राहिला असता मीही साधकाला स्पर्श करीत नाही रजस्वला स्त्रीचे बोलणे ऐकून पुरशरण करणारा जसा लांब जातो त्याप्रमाणे अहंकाराचे साधन जवळ असल्यास मी जवळ असलेलाही दूर जातो पर्टाने विटाळले पाणी ज्याप्रमाणे सज्जन स्वीकारीत नाहीत त्याप्रमाणे उद्धवा हृदयात अभिमान असता मी भेटत नाही असे समज डोळ्यामध्ये गेलेला खडा विरघळत नाही जखमेत शिरलेले भाल्याचे टोक त्यातच जिरत नाही मोत्यामध्ये टाकी शिरत नाही किंवा खिरीत सराटा चालत नाही त्याप्रमाणे उद्धवा माझ्यामध्येही अभिमान शिरत नाही हे लक्षात ठेव ही त्यागातील तात्पर्याची खून मी तुला पूर्णपणे सांगितली आपली पत्नी परपुरुषाशी सहवास करताना दिसली असता तिचा पती तिला सोडून देतो त्याप्रमाणे अभिमानात गुंतून राहणाऱ्या भक्तांना मी श्रीकृष्ण स्वीकारित नाही याकरता अभिमान सोडून मला हृदयस्थाला तू शरण आलास तर उद्धवा देवकीची शपथ मी तुझा उद्धार करीन पण तू म्हणशील की तुला तर दोन आया आहेत तेव्हा कोणत्या आईची शपथ खरी मानावी तर मला खरोखर मीच शपथ आहे तुला माझ्यामुळेच निर्भयता प्राप्त होईल पण तू शब्दात काही सापडत नाहीस किंवा क्रिया म्हणून तुला काहीच नाही तेव्हा तुझी आणभाग तरी खरी मानावी कशी अशी जर मनामध्ये कल्पना आणशील आणि तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून असलेला स्वधर्म सोडून द्यावा व तुझी शपथ खोटी ठरली तर मग तुझ्यासारख्या समर्थाशी कोणी भांडत बसावे असे म्हणशील तर उद्धवा असे मात्र म्हणू नकोस मी जी तुझी शपथ वाहिली ती परमात्म्याची शपथ होय ती सर्वथैव खरी आहे असे समज उद्धवा तू माझा परिपूर्ण आत्मा आहेस माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये मी तूपणाचा भेद नाही त्या तुझी शपथ मी वाहिली तिला परमात्मतत्व हेच थोर साक्षीदार आहे पण मी सांगितलेल्या सिद्धांताला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे प्रमाणच असताना आणभाग तरी कशाला पाहिजे सर्व भावाने तू मला शरण आलास तर आत्ताच्या संसाराचे भय ते किती तुझ्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याची छाती कोणाची आहे तू शरण आलास कि तत्काळ तुला माझेच सामर्थ्य प्राप्त होईल तेव्हा संसाराचे सर्व भय नाहीसे होईल आणि कळी काळ तुला कापावयाला लागतील गवतामध्ये विस्तवाची ठिंगी पडून पेटली असता तो अग्नी अनेक अरण्यातील झाडे झाडे जाळून टाकतो त्याप्रमाणे शुद्ध अंतकरणाने तू मला शरण आलास तर संसाराचे अरण्य तू जाळून टाकशील हृदयस्थाला शरण यावे हे खरे पण तो हृदयस्थ आम्हाला कळत नाही असे तू म्हणशील तर उद्धवा त्याचेही स्वरूप सांगतो ऐक नाम रूप इत्यादी अभिमान सोडून उद्धवपण म्हणून जे काय स्फुरण राहते तेच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय असे समज त्याला गुण यांचा जो संबंध तीच खरोखर माया होय ती सोडून जी शक्ती स्फुरण रूप होत असते तेच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय अशा रीतीने हृदयस्थाची प्राप्ती झाली की त्यावेळी सर्व प्राणीमात्रांमध्ये पाहताना देवच दिसू लागतो तेथे उद्धव म्हणून कोणी वेगळा राहावयाला रिकामी जागाच दिसत नाही त्यावेळी सर्व प्राणीमात्रांमध्ये एक मीच भरलेला दिसतो हे निश्चयाने खात्रीपूर्वक लक्षात ठेव डोळ्यांनी अनेक लोक पाहिले असताही त्या सर्वात मीच एकी एक दिसत असतो अशा प्रकारे तू हृदयस्थाशी ऐक्यता पावलास म्हणजे मग मदरूप होऊन मला पावशील उद्धवा अशी माझी प्राप्ती अगदी निर्भयपणाची आणि अडळ आहे अशी गुह्य गोष्ट सांगून देव उद्धवाची पाठ थोपटू लागला तेव्हा त्याने कृष्ण त्याला वर उठू लागला तरी तो उठे तो म्हणाला तू जी आपली गुप्त गोष्ट सांगितलीस ती सहजच मला मान्य झाली आता एका गोष्टीबद्दल मात्र मला संशय वाटतो याकरता तेवढे मी तुला विचारील श्लोक सोळा उद्धव म्हणाला हे hey, योगेश्वरांचे ईश्वर आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे तो असा स्वधर्मानुसार गेले आहे हे श्री कृष्णा वेदांचे आणि शास्त्रांचे मंथन करून काढलेले सार किंवा योगरूप किल्ल्यातील भांडार किंवा रसाळ सुखाचा भरलेला सुख समुद्रच खरोखर मला उपदेश करून सांगितलास तू योग्यांश योगीश्वर आहेस तू सर्व जगाचा ईश्वर आहेस तुझे भाषण सत्यच असावयाचे पण मला ते संशयास्पद वाटते तूच मोठ्या कळकळीने कल प्रथम सांगितलेस की स्वधर्माचरण करावे आणि तेच तुझे भाषण खरे मानून मी त्याच्यावरच सर्वस्वी विश्वास ठेवला जे स्वधर्माचरण करावयाचे तेच माझे भजन होय असे सांगितलेस आणि आता अखेरीला तेही सोडून देऊन शरण यावे असे म्हणतोस तेव्हा आत्मा हा करता आहे की अकर्ता आहे हेच खरोखर कळत नाही आम्ही आता सर्व प्रकारे कर्म करावे की सोडून द्यावे श्रीकृष्णा तुझ्या उपदेशाची तरहाच काही अव्यवस्थित आहे ती तू सांगत असताना आम्हा दुबळ्यांच्या मनामध्ये मोठा संशय मात्र वाढत जातो श्रीकृष्ण आता करावे तरी काय आत्मा जर अकर्ता होईल तर कर्माचा करता तरी कोण आणि आत्म्याकडे जर अकर्तव्यता येईल तर त्याग घडणे मुळी संभवतच नाही हा उद्धवाचा प्रश्न ऐकून कमलनयन घनश्याम श्रीकृष्ण हसून म्हणाला ते नीट श्रवण करावे श्लोक सत्रा श्री भगवान म्हणाले तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नादस्वरूप परावाणी नावाच्या प्राणासह मुलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्चंती नावाची वाणी होतो नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाने वाणीचे किंचित स्थूल रूप धारण करतो त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन ह्रस्वदीर्घ इत्यादी मात्रा उदातादी स्वर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपांनी वैखरी नावाची स्थूलवाणी होतो बाबा उद्धवा ऐक मी मायेच्या स्वभावाला अनुसरून जीवदशेला आलेलो आहे म्हणून जीवाला जीव धर्मानेच कर्तृत्व घडत असते पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित झाला आणि ते पाणी हलू लागले म्हणजे त्यामुळे त्यातील सूर्यच हलतो असे दिसते त्याप्रमाणे मी अकरताच असताही जीवाचा अहंता धर्माने मी करता असल्याप्रमाणे दिसतो राजा तिला भिकारी बनतो त्याप्रमाणे असल्याचा भास होतो हे लक्षात ठेव वस्तुत स्वतः आपणच राजा आहे पण स्वप्नामध्ये तोच भिकारी होऊन कोरड्या अन्नाची भीक मागतो त्यावेळी जो कोणी मुठभर दाणे देतो त्याची तो राजा आपण करतो, कि अरे तू राजा बरे, वास्तविक तो आपणच राजा आहे, पन हे त्याचे नस्ते। जीवाला स्वतः पूर्णत्व कहत नहीं ज्याप्रमा स्वप्नती अवस्थे मध्य राजा हा भिका प्रमाण सर्व कृति करम करता है वेदोक्त विधिविधान राजा जागा हुन, राजव भिका सर्व काम घड़ते जो नाही, ब्रम्हज्ञान ना तो स्वधर्माचरण करावे कारण राजा जागा होऊन राजपदावर आला की भीक असा शब्द म्हणतात तो लाजू लागतो त्याप्रमाणे जो न्यान पावला तो मी करता हे शब्द कधीच बोलत नाही राजाला जसा खोटाच भिकारी आलेला होता त्याप्रमाणे परमात्म्यालाही जीवपणा हा मिथ्या होय हे लक्षात ठेव आता त्या जीवाला शरीरामध्ये संचार करावा लागतो त्याचेही थोडेसे लक्षण ऐक जीव हा जडाला सजीव करणारा आहे म्हणून त्याला जीव असे म्हणतात तेव्हा सहजच त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे जीवाला चैतन्य रूपता प्राप्त होते घागरी घागरीमध्ये दिवा ठेवला तेव्हा भर प्रकाश झाला तोच दिवा घरात ठेवला तेव्हा घर भर प्रकाश झाला त्याप्रमाणे शरीरात आहे तोपर्यंतच हा जीव आहे एरवी विचार केला तर हा साक्षात सदाशिवच आहे आता याविषयी अधिक बोलण्याचे काही कारणच नाही जीवाचा आणि शिवाचा जो अनुभव तो असा आहे जन्म झालेली आहे त्या जीवाची स्थिती प्रकर्षे करून राहते म्हणून तिला प्रसुती असे म्हणतात आरसा अगदी लहान असतो तरी त्यात सगळा सूर्य प्रतिबिंब रूपाने राहतो त्याप्रमाणे विदेहाला देह धारण करावा लागतो त्याला विवर प्रवेशन म्हणजे असे म्हणतात डबक्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले म्हणजे तो आकाशातील चंद्रच खाली गेलेला दिसतो त्याप्रमाणे शरीरामध्ये जीवाची प्रसुती होते म्हणजेच अव्यक्त हे व्यक्तांमध्ये प्रवेश करते पाण्यात सूर्य प्रतिबिंबित झाला तरी तो काही पाण्याने ओला होत नाही त्याप्रमाणे देहामध्ये कर्म करीत राहिला तरी आपला आत्मा अलिप्तच राहिलेला असतो पाण्यातील प्रतिबिंब पाण्याच्या हेलकाव्याने जसे हलते त्याप्रमाणे जीवाला जन्ममरण प्राप्त होते डबक्यात जसा पूर्ण चंद्र प्रतिबिंब रुपाने अडकला जातो त्याप्रमाणेच जीवालाही कर्माचे बंधन प्राप्त होते डपक्यातील पाणी आटून गेले व प्रतिबिंब दिसेनासे झाले म्हणून त्यामुळे चंद्रबिंब नाहीसे झाले काय ते चंद्राचे बिंब होते तसेच राहिले डबक्यातील पाण्यामुळे ते उत्पन्न झाले व पाणी झाले ही डबक्यातला चंद्र येत नाही त्याप्रमाणे देहामध्ये जीवपणा खोटाच असतो तो खरा मानला असता अतिशय दुःखी व्हावे लागते आरसा थोर असो कि लहान असो त्यात संपूर्ण सूर्याचे प्रतिबिंब असतेच त्याप्रमाणे अंतःकरणात असणारा मी सर्व प्राणी मात्रांमध्ये समान आणि संपूर्ण भरलेला असतो सूर्य हा सर्वांना डबक्याच्या आत अडकलेला दिसतो त्याप्रमाणे जीवाला कर्माचे बंधन आहे हे खरेच आहे असे मूर्ख लोक मानतात आकाशातील सूर्य पाहत नाहीत आणि तो डबक्यातच अडकलेला आहे असे मानतात त्याप्रमाणे निर्गुणांचा ज्यांना अनुभव नाही तेच जीवाला बद्ध असे समजतात आगीच्या ज्वाळा जाळ्यात अडकवावयाचा प्रयत्न केला तर त्या जाळ्यात धरता धरता जाळी जळून जाते त्याप्रमाणे आत्म्याला कर्मामध्ये बद्ध करताना कर्मातलाच कर्मपणा निस्तत्व होऊन जातो आवाज उत्पन्न होण्याला स्थाने म्हणजे एक वायू व दुसरा प्रत्याघात पण या दोहोंशिवायच निरंतर जो आवाज घुमत असतो त्या नादाला अनाहत ध्वनी असे म्हणतात त्या अनाहत ध्वनीचा जो मूल शब्द ज्याला परा व वा अपरा वानी मद्धे परेचा नाद असे म्हणतात आणि आनंदकारक गोडी एक शंकरच पूर्णपणे जाणतो किंवा ज्याची ती सुंदर गोडी सनकादिकांनीच यथेच्छाखली आहे वायूचे सत्व शोधले असता व शब्दतत्व त्याच्याशी मिळाले असताना दोघांच्या चैतन्याने जो सजीवपणा उत्पन्न होतो त्यालाच मनाचे स्वरूप प्राप्त होते चेतनेचे जे चैतन्य तेच वायूचे शुद्ध सत्व होय शब्दाचे मूलतत्व तेच होय आणि त्याच्याच योगाने जीव मनोरूप होतो जीवाचा शरीराशी संयोग कसा होतो ते स्वतःच श्रीकृष्ण सांगू लागले तेव्हा आधारादि चक्रापासून घडणारे सारेच संस्कार क्रमानेच सांगितले मी या पहिल्याच अभ्यासाने जीवाला जीवपणाचा हो आणि तो जाजा प्रवेश करतो तेव्हा आपणच असे तो म्हणू लागतो तेव्हा मी देह असे त्याने म्हटले असता तत्काळ त्याची पूर्णता होऊन त्याचवेळी एक देशीय व अंशभूत अशी देहात्मबुद्धी प्राप्त होते तो सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म प्राण मिळून प्रथमतः आधार चक्रात प्रवेश करून आरंभासच अत्यंत सूक्ष्म असे स्फुरण परा नामक वाचा उत्पन्न होते आधार चक्रामध्ये सूक्ष्म प्राण असतो आणि परानावाची वाणी तेथलीच असते म्हणून मनाचे अत्यंत सूक्ष्म असे कोमल स्फुरण उत्पन्न होते आणि स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी मनाचे बाळसे अधिक वाढू लागते त्या ठिकाणी पश्चंती वाचा बोलावयाचा प्रयत्न करीत असते परंतु ती बोलूच शकत नाही एकवटलेला असतो म्हणून तो त्यापुढे चालून जात नाही तेव्हा तेथे आणि भांडण होऊन ते दोघेही रुचतात तेथेच मोठा गृहकलहम असतो आणि ते, ते, ते, ते वेगळेपणा करू लागतात त्यामुळे प्राण अपान व्यान उदान व समान असे ते पाचही प्राण पाच ठिकाणी राहू लागतात त्याचाही निश्चयात्मक विचार ऐक पूर्वी रुसुन गेला होता म्हणून सांगितले होते त्याला अपान असे म्हणतात रागा रागाने जो पुढे येतो त्याला प्राण असे म्हणतात दोहोन मध्ये समानपणे नाभी मध्ये जो राहतो तो समान होय कंठात राहतो तो उदान होय पण व्यानाला राहावयाला जागाच नाही अद्याप शरीरामध्ये व्यानाला एक नियमित ठिकाण नाही म्हणून तो नेहमी सर्व अंगामध्ये परिभ्रमण करीत असतो ह्याहूनही आणखी सूक्ष्म असे पंचप्राण असतात तेही भिन्न भिन्न ठिकाणी राहतात त्यांनी आपल्याला राहावयाला आपणच वेगवेगळे ठिकाण ठरवून घे आहे नाग कूर्म कृकल देवदत्त आणि पाचवा धनंजय हे ते सूक्ष्म पंचप्राण होत यांची शरीरात जेथे वस्ती असते ती स्थानी निश्चितपणे सांगतो ऐक